तोंडात अन्न नाही अष्टकुत एक हजार बायका झाल्यावर त्यानं विचारलं बर रामा म्हणला चालू द्या चालू द्या काय चालू द्या का म्हणला आशीर्वाद आखडा आणि बराचसा अष्टपुत्रा सौभाग्य पत्रपौत्र हो। त्यापेक्षा अष्टपुत्रा रड नमस्कार केला अष्टपुत्रा अष्टपुत्रा अष्टपुत्रा चार बायका झाल्या चलोरामा म्हटलं चालू द्या अजून आहेच का बर म्हटलं पुत्राही बंद केला अष्ट अष्ट म्हटलं सवा लाखी असेल अष्ट उठल आणि त्याच्या पुढे जर तुम्हाला सांगतो ब्राह्मण जमलेला आवानी ओळखलं म्हटले जास्त अंत बघण्यात ते अडचण सोळा हजार आता मुलं करा तस्ती होतीये महाराजांना एकच नमस्कार सगळ्यांनी <laughs> <laughs> करा एका आशीर्वादावर भागवा इथे दमतायत त्याप्रमाणे थोडक्यात सगळ्यांना दर्शन दिले आनंद झाला सगळे आप आपल्या ठिकाणी निघून गेले रुक्मिणी आल्या म्हटलं आम्ही विनंती करायला आलो भाऊजी आलेत आमचे फार दिवसाने त्यांचा अधिकार फार मोठा आहे तर काही त्यांना कौतुक करावं वाटतंय आमची सगळ्यांची अशी विनंती आहे की भाऊजना आम्ही धुळे स्नान घालायचं असादा काय प्रकरण आहे रे काय म्हटलं महाराज आपल्याला कौतुक करता येईल करू देत त्याप्रमाणे त्या सदांगीदार सोन्याचा झोपाळा सोडलेला त्याला कड्या हिरे जडवलेले ते आणि महाराज सोळा हजार एकशे आठ बायका भगवंताच्या तर त्या निम्या इकडे निम्म्या इकडे आठ हजार पन्नास आणि चार इकडे इकडे तितक्या एकदा झोका हो तिकडे एकदा झोका हो इकडे प्रत्येकीच्या हातात सोन्याचा तांब्या त्या केशराच पाणी कस्तुरी केशर सुग आणि एकदा तिकडे झोका आणि इकडे इकडे आल्यावर सगळ्यांचे तांबे भाडभाड भार भाड दादाचा जीव लागला तडफडतडफड अगदी श्रीमंती सुद्धा बोगायला आली बाजू करते चौक नाही शेवटी सैनि कृष्णा हे झोले स्नान म्हणजे स्वतः भगवंताने स्नान घातलं वस्त्राने पुसलं एवढ्याच एक सेवक धावत धावत आला त्यान दोन भीती इतक्या तरीची जर असलेला तो, तो पितांबरण दादा पांघरायच का नाही म्हटलं नेसायचं पांघरायच दुसर आहे असह्मणामध्ये नेसला तो जो जुना काळा पंचा आणि पोह <laughs> ते पोह्या जा गाठून सगळं केलं गोंडाळून एका ठिकाणी आता <laughs> हा एवढा बडा आणि तिथे आमचं प्रदर्शन कशाला म्हणून <laughs> तू इकडे तिकडे बघितलं लक्ष कोणाचं नाही असं गोळा केला हे काळ्या पंचा आता तुझ काळ करेटू नको का तुम्ही भडझरी तसच वस्त्र अंगाव या हातात पाचात पाच अंगठ्या या हातात पाच अंगठ्या कंठी सुदामा सुदामची दादा भगवंताच्या कृपेने झाले आणलं पुन्हा एकांतात बसले थोडक्यात गंध आणायला सांगितलं तोपर्यंत बोलतात प्रेमान दादा एवढी किती दिवस साई आपली भेट लायो, हो योग आजचा मोठा आनंद असा आला अत्यंत समाधान वाटलं पण एक विचारू का एक विचारू का ब्राह्मण मनात सरकला विचारू का म्हणजे ते लहानपणचं कृष्णा काय विचारतो विचारायचं काय आता आपण मोठे झालेलो सगळं आता विचारायचं नाही विसरायचंय आता कधीच विचार नाही नाही तसं म्हटलं भरच नाही मला एवढच विचारायचं कि तुम्ही आणला आलाच ना माझ्याकरता खायला ग्रा आणलं वहिनी तुम्हाला तशा सोडायला डोळ्यातून पाणी आलं सुनामाच्या मनात विचार केला कि किती नाजूक कंठाचा हा कृष्ण जर याने वेडा खाल्ला तर बाहेरून ते पिंक चालले आते ते दिसतंय इतक्या नाजूक कंठाचा आणि त्याला मी पोह्याची झाडलेली नाक देणं म्हणजे मूर्खपणाची शिकायचं नव्हे का म्हणून काही बोलला नाही कसले कृष्ण अरे तुला सांगितलं तो, तो मगाशी सूचक. शकतो पैसा तुला काय आणणार नाही ना काय ते बघा कसं खोट बोलण्यात काही अर्थ नाही तुम्ही याल का त्या शिवनी तरी सोडायचं नाही तस काय आणलं अरे म्हटलं नाही पुढेच नाही गई नाही नाही कोण ना आहे रे मगा दादानी तिकडं तो बोळा टाकलाय तेवढा घेऊन रे बोळा म्हणताना आता जीव झाला बोळा आरी म्हटले घ्या पोलीतलं वाट कृष्णा कसला घाण असला तर मी हात धुई ना हा <laughs> हरी होते सोडलं महाराज त्यात ते पोहे होते नाही म्हणला हे कुठले दादा तुम्हाला खरं सांगू मला मनापासून पोहे आवडतात दूध आणि पोहे मनापासून आवडत पण असं प्रेमाचं दूध प्रेमाचे पोहे एकत्र नाही आहेत प्रेमाचं दूध एकदा यशोदेनं पाजलेलं आहे आणि प्रेमाचे पोहे तुमचे आत्ता आले त्यांची गाठच पडत नाही मी दुर्दैवी आहे तुमच्याबद्दल काही नाही तरी पण नुसते पोहे सुद्धा आवडतात तशीच मूठ झाली भगवंतानी आणि आधाच्या सारखी टाकल्याबरोबर देवानी पुष्पवृष्टी केली त्या सुधामावर वाहवा रे वाहवा त्रेलोक्य श्रीमंत तुझे पोहे खातो ब्रह्मा देवाला आज्ञा दिली आम्हाला पाहिजे ते मिळालेलं आहे आता याच दारिद्र्य विरिद्र सगळं बांधून माझ्यासारखं याचा ऐश्वर झालं या पाहिजे ब्रह्मदेवाला आज्ञा मुलाला कारण आतापर्यंत का नाही माझ मला मिळालेलं नव्हतं म्हणून आता मिळाल देव शब्द आपल्या लक्षात घेण्यासारखा आहे देव शब्दाचा हिंदी मध्ये अर्थ देव दे। म्हणजे जे आमकु देव म्हणत देव देवाच देव हे नाव आहे याच्यातच खरा अर्थ आहे देव तो पहिले देव और फिर मेरे से लेव अगोदर देव आणि मग लेव असा त्याचा अर्थ आहे यथा माम प्रपदे तांस तथाम्या वाटेवर पडला काय दिसी देवा घेवा दिसी आयसा असा दार खुला आहे जाओ असं म्हणाले एवढत गंध आलं गंध लावण्याच्या लु। निमित्ताने स्वत भगवंतानी ते गंध झाला अस लावलं हिंतु असा होता की यांच्या लहानपणीच्या शापामुळे ब्रह्मदेवाने त्याच्या कापडावर लिहून ठेवलं होत श्री क्षय श्री म्हणजे संपत्तीचा क्षय हो असं लिहिलं होतं लिहिण्याचं पद्धत श्री क्षय श्री क्षय आता ते आमच्या सांगण्यावरूनच लिहिले आज्ञेवरून ते आता काढून टाकतो तरी येत नाही काय करायचं पण भगवंताने आपल्या करामती करतो मग करतो मग सामर्थ्याने गंध लावण्याच्या निमित्ताने तीच अक्षर फक्त उलटी केली झाली काही श्री क्षय उलटी करण्याने अस गंध लावल्यावर उलटी झाली यक्ष यक्ष म्हणजे कुबेर कुबेराची संपत्ती तुला मिळेल जा तेच उलट केलं आणि त्याचा परिणाम असा झाला कि त्या ब्राह्मणाचं रूप माझ्यासारखं झालं पाहिजे त्याला चार मुक्त्या सायुज्यता समीपता सलोकता स्वरूपता स्वरूपता मुक्ती दिली तिथे माझ्यासारखं रूप याच त्याच्या बायकोचं रूप आमच्या रुक्मिणी सारख याची आमच्या द्वारकेसारखी त्याची नगरी काही फरक करायचा नाही असं त्याला सांगितलं तद्रूप झाला ब्राह्मण पण माहित नाही काय मिळालंय हे माहित नाही कळलंय हे कळत नाहीये अशी स्थिती आहे आनंदात होता एवढ्यात त्या सगळ्या बायकानी सांगितलं म्हटलं जेवायची तयारी झालेली आहे फार दुरून आलेले पाद चीचे भोजनम चालत आलेल्या माणसाला पहिल्यांदा जेवायला घालावा हा नियम आहे ते तयारी झालेली आहे त्याप्रमाणे जन्यायाला सुरुवात केली प्रत्येक बाईने भगवंताच्या प्रत्येक स्त्रीने मन लावून एक पदार्थ केला होता एकच सोळा हजार एकशे आठ बायका आणि ते पान मांडलेलं माझा पदार्थ गोळ लागलाच पाहिजे म्हणून इतके पदार्थ ते जे मीठ होत ते तितक्या अंतरावर होत मीठ घेज़ तर निघायलाच पाहिजे असं ते पान हळूस्तव ब्राह्मणाला आणायला लागतात येता येता येता जवळजवळ आल्यानंतर माझ्या आले इकडं इकडं बघितलं कुणी नाही जेव्हा विचारायचं होतास। माधा कुणी नाही आहे म्हटलं एक विचारू काय म्हटलं हाला वाटतं बेताला पुन्हा प्रश्न आरो तुला मागा जीच सांगितले काय विचारतोस सा। नाही म्हटलं मला एकच विचारायचंय आठवतंय का आपल्याला ते लहानपणच अरे मधला जवळजवळ आला तो लहानपणच्या गोष्टी कशाला कृष्णा काढतोस लहानपणच्या गोष्टी कशाला नाही म्हटलं आठवत फार जुनं असलं तरी ते अजून स्मरणार्थ गेलेलं नाही महाराज आणि तुम्ही नामीन तिथं होतो ते कळ तुम्हाला उदन नगर मग उदय नगर मे गुरु गृह कृष्णा तुला पन्नास वेळाला सांगितलं ते सोडून द्या आता लहानपणीच्या गोष्टी नाही म्हटलं सोडून द्या तो पण ते आपण लाकड आणायला सांगितलं ना ते आता कशाला आठवणी काय तर सोडून द्या म्हटलं नाही का तुला सोडून देतो सोडून द्यायच त्याच्यावरचा प्रश्न पण ते चणे गोराम वरा झाला तोंड असून पाणी आलं कृष्णा आठवत आहे मला लहान पण होत आल्लड पण होत कळलं नाही मला चूक झाली माझ्या हातून आणि त्याची फळं मी भोगलीत पण मी त्या शिक्षेबद्दल कुठेही तक्रार केलेली नाही आहे आणि आनंदाने ती मी शिक्षा भोगलेली आहे आता त्याचा मला पाश्चाताप झाला मी चुकलेलो आहे दादा एवढ्याकरता मी नाही म्हणलं सहज आठवण झाली म्हणून आणि जर तुम्हाला त्या गोष्टीचा खरा पाश्चात झालेला असेल तर तुम्ही शुद्धच आहात मग प्रश्न सोडून द्या चला आणलं ते पान बघितलं प्रत्येकाचा नमुना बघता बघताच महाराष्ट्राचं काम झालं इतका पदार्थाचा शेवटी करता करता उठवे ना शेवटी गोपाळकृष्ण म्हणाले तर आता हात धुवायला गेवला ब्राह्मण कधी नाही हो दोन महिने झालेले अन्नाची ओळख ना हळूच उठवला सेवकाला सांगितला हात धुवा यांचा त्याप्रमाणे तिथपर्यंत नेला ते एका सेवकाने हात असे पुढे केले पाणी घालण्याकरता त्यावेळेला साखरच टाकली हातावर <laughs> आधी आधी आधी खतकाय कि साखर काय का माणूस आहे का कोण कागद आण कागद आण ठेव खातील म्हणला घरी त्या सेवकाने सांगितलं दादा श्रीमंतांच्या इथे हाताच तुपट जाण्याकरता साखर लावता असं आहे का सांगितलं पंचाईत असते अड्याची तर वागायचं म्हणजे अतिकषण असते बघा आम्ही एकदा सापडलो तो भोरच्या ते राजे साहेब अशी पंग आम्ही बुवा पैरा पाहणार आणि बाकी जे पंडित शास्त्री वगैरे आता बेताना सगळं तू वाटलेला गेडलो तुकडा मोडायचा तुम आहात असंच तुम्ही हे तुमचे प्रकार आम्ही म्हटलं सगळे एकत्र करतो म्हशीचं आंबोण करून त्या दृष्टीने म्हटलं आम्हाला सवय नाही केली डाव्या हाताने एक ठेवली वाटी पालथी मला वाटले दक्षिणा याच्या खाली असा आहे <laughs> <laughs> उघडून बघितले काय नाही मोकळी त्याने विचारलं का वाटी का उघडली राजे साहेब म्हटलं त्याच असं मला वाटलं दक्षिणा आव तस नव्हे ती वाटी अशा करता असते कि लांबचा पदार्थ जर घ्यायचा असला तर ते हात तिथे टेकवायचा असा आपला डावा आणि तो पदार्थ लांबचा घ्यायचा हात टेकणी करता ते असत असताला लागू नये म्हणलं आमच्या मुकट्यातून दीड किलो धुरळा निघतो आणि धुरळा कशाचा काय कशाचा तशी श्रीमंताची ते एवढं मोठं कर्म कठीण सुद्धा मला सांगितलं ती तसच लावली साहेब पाणी ओतलं आनंद झाला स्वतः भगवंतांनी कोणा आण आपला पलंग चंदनी त्याच्यावर झोपवलं आपला शेला अंगावर घातला आणि स्वत मांडीवर पाय घेतले तर चेपायला लागताना तेहतीस कोटी देवानी पुष्पवृष्टी केली ती त्रैलोक्य तुझे पाय रगडतो ब्राह्मणा केवढा अधिकार असेल वारे वाह। रे किती उदाहर आहे त्याचा आणखी म्हणजे प्रात्यक्षिक पाहिजे काय रगडता जेवलेला चालत आलेला घरकम झोप लागली सकाळी त्या वेळेपर्यंत उठणार नाही ब्राह्मण पण तिकडे दिलेलं वैभव ह्याला हो माहित नाही त्याला एकदा कळाव म्हणून भगवंतानी युक्ती केली जाग केलं दादा प्रस्तावानाच असं वाटत होत कि कमीत कमी एक महिना तरी आपल्याला ठेवून घ्याव पण पुन्हा लक्षात आलं कि वहिनी तिकडे एकट्या आहेत मुलं एकटी आहेत त्यामुळे इच्छा असून सुद्धा ठेवता येत नाही मला जायला पाहिजे काय करणार मला तुम्ही कधी जायला पाहिजे कृष्णा म्हटलं तस काही नाही बोल हे माझ्या प्रेमाकरता तोंड देखल बोलत आहात तुम्ही पण तुम्हाला गेलो पाहिजे बरं काय हरकत नाही जा म्हटले जाच म्हणते बसाबद्दल काही नाही काय हरकत नाही शेला मी मागितलेला नव्हता शेला पितांबर अंगठ्या कंठ्या अरे सात जन्माच जरी तरी भेटलं काय हरकत आहे गेलं म्हणून तरी कृष्णा म्हटलं तू म्हणतोस ते बरं जातो मी या हा पुन्हा येत जा बरं का म्हणून उठले आम्ही निघालो तिथं दर्शन झालं भेट झाली आनंद झाला असं आम्ही निघालो असे बरोबर येतात एवढ्यात काही पावलं पुढे गेल्यानंतर चंचा तो कारकून पुढे आला दादा दादासाहेबांना नमस्कार काय नाही असा हे, वाटेत चोराच चो जरा भाय भिल्ल वस्ती इकडे असते त्यामुळे आपल्याला तस्ती होईल त्रास होईल म्हणून ते अंगठ्या ते यादी प्रमाणे काढलेल्या बऱ्याच म्हटली मला वाटलं दिल्या होत्या काढायच्या म्हणतात बोलला नाही गे ना बोलला मुकाट्यानं काढ एक दो, कंठी सगळे ते जीवन टाकलं पितांबर आणि की हे तरी काही कमी आहे मी काय मागितलं नसताना दिलेलं आहे थोड पुढे जातात तो जाता मारस आणखी एक विसन पुढे आला आणि त्यांनी जो पंचा होता तो धुतलेला तो त्यांच्या स्वाधीन केला कुठं तर पितांबर तेवढा काढून म्हणजे पंचापरा हे नाही वाटत बरं का पंचाकडे यदा बघितलं पंचा आलाच भेटायला नाही सईन पडून माझ्याशिवाय अरे कसा चुकशील तुम्हाला ये ये ये, वळी ये माझ्याशिवाय तुला सैन नाही पडायची काही बोलले नाही पण मुक्काट्यानं पंचाय घेतला तो लावून घेतला तो पितांबर त्यांच्या जवळ दिला तो शेलादना दिला काही शिल्लक राहिला जसा आला होता तसा कृष्ण म्हणाले ते चोराचं म्हणे भय आहे का त्यांच्या बिघडता कामा नाही असा वागणारा मनातले विचार ते, ते, ते हो, मनात सुत ते दिले कृष्णा येतो बर या या, या विशी पर्यंत पोस्ट करायला आले सुधांजी दादा चालले हे हळूहळू बघतात दिसताय तो दादा पुन्हा येताना वहिनी ये ना घेऊन या मुलाना घेऊन या मनात म्हणाली एकदा अडून काय दिवा लागला कोण बोलले बराय बराय हा येईना अस सांगितलं तिकडे ते गेले दिसत नाही कृष्ण बरीतले आले आणि मग मनात विचार सुरू केले अशी परिस्थिती ठाऊक असताना सूचक शब्दात बोललो असताना त्याने मला काही न द्यावं अरे जुनर काहीतरी दिलं असतरी चाललं असत मी मागणार नाही मागितलं नाही हे सोडून द्या पण तू त्यानं काही विचार नको करायला कृष्णा इतका विटलास का का हे तोंड देखीलच केलंस काय सगळं असे विचार चालले होते पण पुन्हा भक्ताच्या मनात असले विचार ठरत नाही जेव्हा तू करतोस तेच बरोबर करत असतो अजून माझं दुर्दैव मला भोगलंच पाहिजे जोड़ो जेवढं जिथपर्यंत भोगायचं तिथपर्यंत माझी तयारी आहे त्याला तू काय करशील तुझी इच्छा पुष्कळ असली तरी माझ्या दुर्दैवाला तू काय करशील ठीक आहे काय हरकत नाही माझ काही म्हणणं नाहीये असं खोक विचारानं चालले पण मी तो माझ सोडून दे माझ्या मुलांनी काही अपराध केला होता काय त्यांना थोडस पीठ काय दिलं नाही हे खायला तरी घेऊन जाऊन का नाही म्हटलं विचार करत करत करत साधकाच्या मनात मी जे बोलतोय हे अनुभव आहे साधकाच्या मनात ईश्वराबद्दल कधी कधी असे विचार येतात तेव्हा मला असं काय करावं तेव्हा तसं काय करावं शहाण्या माणसाने साधकाच्या दृष्टिकोनातून बघावं असं करण्यातच माझं हे तुम्हाला असं केलंय ही वृत्ती जेव्हा धारण करता येईल तेव्हा तो, तो सर्व श्रेष्ठ ठरतो कोणा विचार आले असं केलं तेच बरोबर आहे कारण तर माझ्यासारख्याला धन दिलं तर कधी ठाऊक नसलेल्याला जर धन दिल, तर तो अगोदर नसतो पण कोणा इतका उन्मत होतं की विसरतो देवाला म्हणून विसरू नये मला म्हणून मुद्दांत दिला नाही मी ओळख नाही विसरणार तुला असं म्हणाले म्हणत म्हणत म्हणत आले सुधामपुरी, त्याच्या सुदामपुरी म्हणजे द्वारकेसारखी झाली होती कुटुंब माहीत नव्हतं अशा स्थितीत जवळजवळ जवळजवळ जो आले मना विचार केला के के की मी चुकून पुन्हा विचाराच्या तंद्रीमध्ये परत द्वारकेला आलो का काय लोक म्हणतील कि ब्राह्मण बरं आहे लालचा वाटत पुन्हा परत आलं असं होता काम कि द्वारका सुधामपुरी अशा संभ्रमात होते राजवाडा झालेला होता त्याच्या झोपडीचा उत्तुंग होते महाराज शिखर रुकमी सारखं रूप झालेली त्यांची बायको तिथे वर होती तिने ताबडतोब ओळखल तर्काने कि हे सगळं वैभव दिलेलं स्वारीला ठोक दिसत नाहीये प्रधानाला हक महिली पालखी घ्यान त्यांना आणायला जा त्याप्रमाणे ते प्रधानजी निघाले इकडे हे संभ्रमात पडलेले होते हे कुठं आलोय बरं मी पण म्हटलं द्वारका म्हणावी तर हा जो पिंपळाचा पार आहे हा माझ्या पक्का ओळखीचा आहे मी इथे कित्येक वेळाला येऊन भजन करीत बसलेला आहे असं म्हणतात प्रधानजी पालखीत बसा तो पालखीत माझा काय संबंध पालखीत बसण्यात म्हटलं तुम्हाला बाई साहेबांनी बोलावले बाई साहेबांनी बोलावले तुमच्या बाईसाहेबांचा मी काय अपराध केला माझ काही के समजून नाही तुमच्या बाई साहेबांशी ते म्हणलं आम्हाला काही ठऊ नाही आपण बसा जवळजवळ उचलूनच बसव आणखी उचलली स्वामजी महाराज की जय म्हणतात काही समजत नाही जवळ जवळ जवळ जवळ आले त्या राजवाड्या बुडाल्यानंतर रुक्मिणीसारखं रूप झालेली त्यांची बायको पंचारती घेतलेली ती खाली आली आणि आपल्या यजमानाला ओवाळण्याकरता जवळजवळ यायला लागताना की यांनी सांगितले की बाईसाहेब बाईसाहेब म्हणतात त्या भोवतीक ह्याच दिसतात ते जवळजवळ यायला लागल्यानंतर हे साष्टांग नमस्कार तिनं <laughs> सांगितलं म्हणजे काय म्हटलं महाराज भाऊ नमस्कार मला मला ओळखलं नाहीत का मला ओळखलं की कोण मी बाई साहेब बाई साहेब म्हणजे काय बुवासाहेब नाही म्हणून बाई साहेब का तुमचं आमचं नातं काय तुमचं श्रीमंत अशी श्री गरीबाचं नातं काही नसत ना मग त्याला पक्कच कळलं की हे त्यांना माहित नाही ज्यांना सांगितलं महाराज आपली ती मूठ त्यांनी महाराजांनी स्वीकारल्याचा परिणाम आपल्यासारखा ईश्वरी दिलेला त्यांच्या वाड्यासारखा वाडा त्यांच्या नगरीसारखी नगरी, नगरी। त्यांच्या बायकोसारखं रुक्मिणी सारखं माझं रूप झालेलं आहे म्हणून ओळखलं नाही तुम्हाला आणि आपलं सुद्धा रूप भगवंतासारखं झालेलं व स्वरूप मुक्ती आहे हे बघा असंच बघितलं आणि रडायला लागले तेव्हा इतके देऊन सुद्धा मी तुझ्याबद्दल वाईट मनात कल्पना करतो स्त्रीये तो, तो दगड घेऊन हे डोक्यात माझ्या मी त्या कृष्णाला वाईट म्हणतो एवढा अधिकारी उदारांचा राजा असून देवानी देऊन सुद्धा मी त्याच्याबद्दल मनात वाईट कल्पना काढल्या बायकोनं त्यांच्यातही अधिकारी महाराज असं मानून घेऊ नका मनुष्य काही काळपर्यंत त्या स्थितीत असू शकतो पण आता तरी कळलं ना उदाहरणांचा राजा आहे हे आता तरी कळलं ना कळलं आता कोणा चुकून सुद्धा त्याच्याबद्दल मला विचार येणार नाही आले तरी टिकले नाही तरी पण आता इथून कुणी येणारच नाही आता माझा पक्का निश्चय झाला माझ्याजवळ काही नसताना तप नाही जप नाही साधना नाही काही नसताना इतका प्रसन्न होऊन सगळं आनंद हसते कमलावरने देता किती घेशील तो करा याचा प्रत्यय आला आणि आतापासून मी नक्की ठरवलंय a a dewa utaru ba परमेश्वराच्या संदर्भात जे काही बोलता येत होत ते बोललो संतांदल बोललो जे काही काल सांगितलेलं पुन्हा आज जे काही चांगलं असेल ते त्यांच्याजवळ द्या भगवंताजवळ आणि आपण जे ठेवलेलं आहे प्रेम ते व्याजासकट वाढवून असं माझा स्वाधीन करा एवढी अपेक्षा सेवेकरता इथे आलो शक्य असेल त्या त्या वेळेला आल्याशिवाय राहत नाही गेल्या वर्षी नाही तरी पण असा असलो तरी बडे लोक असं असत प्रेम करीत नाही आणि केलं की त्या बडेपणाकरता त्यांना परत घेता येत हो। नाही बडे असल्यामुळे जे ठेवले ते कायम ठेवा किती तुमच्यावर प्रेम ठेवा असं म्हणतात एका मुखान काय सांगू आपुल या नाही मोरवत सकाळ भगवंत आधी मेरा